पुस्तक पंडिता रमाबाई यांचा इंग्लंडचा प्रवास लेखिका पंडिता रमाबाई वाचक विद्यापाटील निवेदन पंडिता रमाबाई यांनी आपल्या इंग्लंडच्या प्रवासाचे वर्णन त्यांचे एक मित्र श्री द्वारकानाथ गोविंद वैद्य यांना पत्राच्या रुपाने लिहून कळविले होते ते अनेक वर्षापूर्वी प्रसिद्ध झाले शिवाय या पत्रासोबत श्री वैद्य यांनी पंडिता रमाबाई यांच अल्पसे चरित्रही जोडले होते हे पुस्तक दुर्मिळ आहे पंडिता रमाबाई स्मृती कडून, हे पुस्तक आम्हाला मिळवता आले आणि आज ते मंडळाच्या वतीने पुनश्च प्रकाशित होत आहे त्यामुळे इतिहासाची काही जुनी पाने नवीन पिढीला कळावीत सुरेंद्र बारलिंगे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ